नमस्कार कथा झरणा गोष्ट संचातील गोष्ट क्रमांक एकोणीस टिटवी रागावली एक दिवस टिटवी बोराच्या झाडावर बोर खात बसली होती आणि अचानक तिच्या गळ्यात एक काटा अडकला तिला काट्याचा फार त्रास होऊ लागला मग ती गेली न्हाव्याकडे आणि म्हणाली न्हावी दादा न्हावी दादा मला काटा लागलाय आणि तो फार दुखतोय जरा काढून द्या नावी म्हणाला अगत जा मी राजाचा नावी आहे तुझा काटा कशाला काढू टिटवीचे डोळे रागानी लाल लाल झाले असिटवी गेली राजाकडे म्हणाली महाराज टिटवी मोठ्या अडचणीत आहे तुमचा नावी माझं काम करत नाही त्याला शिक्षा करा छोट्याशा टिटवीचं बोलणं ऐकून राजा हसायला लागला हसतच राहिला टिटवी चिडली आणि तिथून निघून उंदराकडे गेली उंदीर मामा उंदीर मामा टिटवी मोठे अडचणीत आहे नावी माझं काम करत नाही आणि राजा त्याला शिक्षा देत नाही राजा झोपायला गेला की तू त्याच्या पोटाचा चावा घे उंदीर नाक वर करून म्हणाला मी नाही करणार हे काम रागातच टिटवी आता गेली मांजरीकडे आणि म्हणाली मनी मावशी मनी मावशी टिटवी मोठ्या अडचणीत आहे उंदीर राजाचा चावा घेत नाही तू उंदराला पकडून खाऊन टाक मांजरी म्हणाली मला खूप झोप येते आता मी काही उंदराला पकडायला जाणार नाही भुर्र करून टिटवी उडाली ती गेली छडीकडे आणि छडीला म्हणाली छडी छडी टिटवी मोठ्या अडचणीत आहे मनी मावशी उंदराला खात नाही चल आणि त्या आळशी मांजरीला चांगला मार दे छडी म्हणाली मी मांजरीला उगीच का मारू तिनी मला तर काही त्रास दिलेला नाही बिच्चारी टिटवी आता ती गेली आगीकडे आगीला म्हणाली ज्वालाताई ज्वालाताई टिटवी मोठ्या अडचणीत आहे छडी मांजराला मारत नाही तू तिला जाळून टाक आग म्हणाली आज मी खूप सारं कैद जाळलेलंय मी आता फार दमले ग मला नाही जमणार टिटवी अजूनच रागावली मग ती गेली नदीकडे आणि नदीला म्हणाली नदी माई आग काठीळायला तयार नाही तू कायमचीच आग विजवून टाक पण नदीने तर काही उत्तरच दिलं नाही नेहमीप्रमाणे वाहत राहिली टिटवी आता गेली हत्तीकडे म्हणाली शक्तिशाली गजराज टिटवी मोठ्या अडचणीत नदी आग विजवायला तयार नाही तू नदीच सगळं पाणी पिऊन टाक बघू हत्ती म्हणाला अगो इतको सगळं पाणी प्यालो तर माझ पोट नाही का फुटून जाणार शेवटी निराश होऊन टिटवी डासांकडे गेली म्हणाली डास भाऊ डास भाऊ टिटवी मोठ्या अडचणीत आहे हत्ती नदीच पाणी पित नाही तुम्ही जा आणि त्याला अंगभर चावा बघू डास लगेच तयार झाले सगळे डास एकत्र जमले आणि त्यांनी हत्तीला घेरून टाकलं हत्ती, टाकल। हत्ती चांगलाच घाबरला मी नदीचं सगळं पाणी पितो हत्ती म्हणाला मी आग विजवते नदी म्हणाली मी छडीला जाळून टाकीन आग म्हणाली मी मांजराला मार देते छडी म्हणाली मी उंदराला खाते मनी मावशी म्हणाली मी राजाला चावतो उंदीर म्हणाला मी नाव्याला शिक्षा करतो राजा म्हणाला घाई घाईने न्हाव्यानी काटा काढला आणि टिटवीला एकदाच बर वाटू लागल